श्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे वसिष्ठ ब्राह्मणाच्या पर्वतावरील गावाचे अशा रीतीने आकाशातून निरीक्षण केल्यानंतर ज्या प्राणे एखाद्या आत्मज्ञान झालेल्या आणि शमदमादी साधनांनी संपन्न असलेल्या पुरुषांमध्ये भोगश्री आणि मोक्षश्री प्रवेश करतात त्याप्रमाणे त्या शांत किरी ग्रामामध्ये त्या दोघींनी प्रवेश केला इतका काळपर्यंत समाधीचा धुळा अभ्यास झालेला असल्यामुळे लिलेचा देह अतिवाहिक म्हणजे शुद्ध ज्ञान स्वरूप बनलेला होता आता तिच्या ठिकाणी भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळाचे ज्ञान करून घेण्याचे सामर्थ्य आलेले होते यामुळे तिला पूर्वजन्मातील आपल्या सर्व चरित्राचे आणि जन्ममरण परंपराचे अनायाचे स्मरण होऊन ती देवी सरस्वतीजवळ आपल्या पूर्वचरित्राचा वृत्तांत सांगू लागली <coughs> लिला रणी सांगू लागली देवी हा गिरिग्राम पाहिल्यानंतर आता तुझ्या कृपा प्रसादामुळे मला माझ्या गतजन्मातील तसेच त्यापूर्वीच्या अनेक जन्मातील सर्व क्रिया इतमभूत आठवू लागल्या आहेत ह्याच ठिकाणी मी पूर्वी वसिष्ठ ब्राह्मणाची वृद्ध स्त्री होते माझा वर्ण काळा असून म्हातारपणामुळे माझ्या अंगावर सुरकत्या पडल्या होत्या शरीरातील शिरा स्पष्ट दिसू लागल्या होत्या नेहमी रानातून दर्भ आणण्याचे काम करावे लागल्यामुळे सुकलेल्या दर्भाची तीक्ष्ण टोके ब त्यामुळे हाताना घट्टे पडले होते आणि चरचरीत बनले होते मी आपल्या पतीचे कुल वृद्धिंगत केले मला अनेक मुलगे आणि नातवंडे पण पणतणवंडे पं, झाली दर दिवशी सकाळी उठून दही घुसून त्याचे ताक करण्याचे काम मी करीत असे तसेच अतिथींचा आदर सत्कार करण्यात मी नेहमी दक्ष असे देव ब्राह्मण सत्पुरुष यांची सेवा करण्याचे माझे अखंड वृत्त होते तूप दूध यांच्या मध्ये नित्य व्यवहार करावा लागत असल्यामुळे माझे अंग नेहमी पांढरे दिसत असे घरातील खरकटी भांडी मी स्वतः घासून पुसून स्वच्छ ठेवत असे घरातील कामे करताना हातातील बांगड्या वाढवतील भीतीमुळे प्रत्येक हातात मी केवळ एकेकच शंख वलय घालत असे पण त्यावरही अन्नाची पुटे बसलेली असत जावई कन्या बंधू माता पिता वगैरे कुटुंबातील माणसांची मने राखण्यात मी नेहमी घडून गेलेली असे रात्रंदिवस सारखे काबाडकष्ट करण्यात आणि मुलगी सुना नोकर यांच्यामधे कामाचा धोशा लावून त्यांच्याकडून वेळच्या वेळी घरातील कामे करून घेण्यात माझा सारा जन्म निघून गेला पण मी कोण आणि हा संसार म्हणजे काय यासंबंधीचा विचार कधी माझ्या स्वप्नातही आला नाही मी कामठ ब्राह्मणाची पत्नी होते आणि माझ्याप्रमाणेच माझा पतीही नेहमी कर्मामध्येच आसक्त झालेला होता आमचे चित्त शुद्ध झालेले नसल्यामुळे तात्विक विचारांकडे आमच्या मनाची प्रवृत्ती केव्हाही झाली नाही रानातून समीधा भाजीपाला लाकूडफाटा गोवऱ्या इत्यादी आणून त्यांचा संग्रह करण्यात मी नेहमी तत्पर राही माझी गात्री अगदी कृष आणि होऊन गेली होती मी सदैव मळकट धाबळी नेसून बसलेली असे माझ्या गोठ्यातील वासरांच्या कार्या गोचेड्या काढून टाकायचं सुद्धा मी कधी आळस केला नाही घराच्या परसात मी कितीतरी भाज्या लावले होत्या आणि नोकराना हाकारून त्यांना मी घागरी घागरी भरून पाणी आणायला सांगून भाजीपाल्याला ते पाणी घालायला लावायचे आपल्या गायीच्या वत्साना खाण्यासाठी नदीकाठचे कोवळे गवत मी स्वतः आणून घालायचे दररोज पहाटेला उठून आपल्या घराची झाड सारव करायची आणि घरासमोरील अंगणात रांगोळ्या घालायची आपल्या नोकरचाकरांना वळण लावण्यासाठी मी त्यांना म्हणायची अरे आमक्याचे घरचे नोकर किती उद्धट आहेत असे म्हणून लोक आपल्याला नावे ठेवतील अशा प्रकारे परोपरींनी सांगून मी त्यांना ताळ्यावर आणत असे परंतु मी नुसता उपदेश करून स्वस्थ बसत नसे तर ज्याप्रमाणे समुद्र त्याला घालून दिलेल्या मर्यादेचे कधी उल्लंघन करीत नाही त्याप्रमाणे मी स्वतः आपण घालून दिलेल्या नियमांचे कधी उल्लंघन करायची नाही अशा रीतीने स्वतःच्या उदाहरणाने मी आपल्या नोकरना चांगल्या वर्तनाचा आदर्श घालून देत असे पुढे कालमानाने माझ्या शरीरावर म्हातारपणाचा पगडा बसू लागल्याने मी सर्वस्वी पराधीन झाले वृद्धास्त्रामुळे एखाद्या जीर्ण वृक्षाच्या जीर्ण परणाप्रमाणे माझा देह सुकत गेला डाव्या कानाने ऐकू येण्यास झाले थंगातील शक्ती क्षीण होत जाऊन मान लटलटा कापू लागली आणि काठी आधाराशिवाय पाऊल टाकण्याचेही माझ्या अंगात राहिले या प्रमाणे माझे अखेरचे दिवस या ठिकाणी मोठ्या कष्टमय अवस्थेत गेले श्री वासिष्ठ रामाला रामा अशा रीतीने त्या पर्वतावरील गावाच्या आसमंतात सरस्वती देवी फिरत असता लिलेचे भाषण चालले होते फिरता फिरता काही ठिकाणी पाहून लिलेला आश्चर्य वाटेल आणि सरस्वती देवीला तिने पुन्हा आपली वार्ता कथन करण्यास आरंभ केला लीला म्हणाली हे देवी ही पहा गुलाबी रंगाच्या फुलामुळे मनोहर भासणारी माझी पुष्पवाटिका ही तांबड्या अशोक वृक्षांच्या मंडपामुळे शोभणारी माझी अशोकवाटी पहा अशोक वाटिका पहा जिच्या काठच्या वृक्षाच्या मुळाला मी आपली वासरे सैल बांधून ठेवत असे अशी ही माझी पुष्कर्णी पाहिलेस ही माझी कर्णिका नावाची कालवध बिचारीने माझ्या वियोगामुळे गवत खाणे पाणी आणून देणारी आणि तिची पावले करता बिचार आठ दिवस करीत असून हिच्या डोळ्यातील अश्रूंना खोल कसा तो पडलेला नाही देवी मी या ठिकाणी बसत असे खात पीत असे येथे हिंडत फिरत असे झोप असे भोग भोगत असे याच ठिकाणी मी नोकर चाक्र खाण्याचे पदार्थ आणायला सांगायचे आणि त्याला ते वाटून द्यायचे हा पहा माझा ज्येष्ठ पुत्र ज्येष्ठ शर्मा बिचारा घरात बसून माझ्या करता सारखा शोक करतोय ही पहा माझी दरवाजा माझ्या देहाप्रमाणे यालाही पाच अक्ष म्हणजे खिडकी पण देहाच्या संदर्भात पाच ज्ञानेंद्रीय वसंत ऋतूच्या प्रारंभी माझ्या या दारापुढे ओट्यावर होळी पेटून येते तिचेच राख त्यावर पडलेली असून त्यामुळे तो ओटा असा पाठुरका दिसत आहे परंतु तसे असून माझ्या देह इतकं हे पहा मी आपल्या हाताने कडू भोपळीचे आहेत आणि त्यांच्यावरचे हे भोपळे तरी किती मोठारे झाले आहेत माझ्या दुसऱ्या देहाप्रमाणेच असलेल्या स्वयंपाक त्यांचे वेल पहा कसे पसरलेत भूतलावरील हे माझे बंध म्हणजे प्रत्यक्ष माझे बांधव रड़ून रड़ून ते लाली लाल मोठमोठ्या लाटा उसळत असून त्या काठावरील शिलाखंडावर सतत आजळत असतात आणि तेथील वृक्ष लता यांना स्पर्श करीत आहेत ओढ्यातील पाण्यातील उसळणारे तुषार तीरावरील कुरणातील लतावर पसरून त्यांना सुशोभित करत आहेत ओढ्यातील दगडोट्यावर आदळणाऱ्या आच्छादन टाकत आहेत ओढ्याच्या तीरावर फुरलेल्या या वृक्षाकडे भ्रमरांचे थवेच्या थवे धाव घेत असून त्यांचा गुंजारा ऐकण्यासाठी तीरावरील वृक्ष फार उत्कंठित झाले दिसत आहेत पळसाच्या तांबड्या फुलांची कांती इतर वृक्षांच्या शुभ्र पुष्प राशीवर पडलेली असून ती पोहळ्याप्रमाणे सुंदर दिसत आहे तीरावरील वृक्षांची फळे ओढ्याच्या प्रवाहातून वाहत चालली असून त्या फळांना धरून ठेवण्याच्या शेकडो भोवऱ्याच्या खरखळामुळे हा ओढा म्हणजे जणू उन्मत्त झाल्याप्रमाणे वाढतोय अशा या आमच्या गावातील ओढ्याने वेढला गेलेला हा आमचा गृहमंडपहाढ्यातील उसळणाऱ्या लाटांच्या पाण्यामुळे या गृहमंडपाच्या पायथ्याचे दगड फुटत आहे त्याच्या भोवती वृक्षांची घनदाट छाया पसरले असून त्यावर फुललेल्या लतांच्या वेष्टनामुळे आमच्या या मंडपाला विलक्षण शोभा प्राप्त झाली भोवतालच्या वृक्षावरून गळणाऱ्या फुलांच्या गुच्छामुळे या मंडपाच्या चारी बाजू आच्छादल्या गेल्या याच मंडपाकाशात माझा पती वस्तुत स्तब्ध राहिला असूनही जिला चारी समुद्रांची मेघरा घातली आहे अशा पृथ्वीच तो जीवाकाशरूपाने राज्य करीत होता खरोखर देवी मला हा आमचा सर्व मागचा सर्व वृत्तांत यावेळी चांगला आठवू लागलाय आपल्याला राज्य प्राप्ती व्हावी हा माझ्या पतीला अहोरात्र ध्यास लागला होता पुढे त्याची ती तीव्र इच्छा फळाला आली आणि तो राज्यपदावर आरूढ झाला वास्तविक त्याने आठच दिवस राज्यपदाचा अनुभव घेतला होता परंतु तरीही आपण कितीतरी वर्षे राज्याचा उभ घेत आहोत अनुभव त्याला त्याच्या तीव्र भावनेमुळे आला आकाशात वायू किंवा वायूमुळे सुगंध अदृश्य रूपात असतो त्याप्रमाणे या चिदाकाशामध्येच माझ्या पतीचा जीव सध्याही स्थित आहे कोट्यवधी योजने विस्तारलेल्या प्रदेशात जरी माझा पती राज्य करीत ते मला दिसले होते तरी वास्तविक तो सर्व प्रदेश या अंगोष्ठ मात्र प्रदेशातच मला यावेळी दिसत आहे हे देवी आपण दोघी चिदाकाशरूप आहोत तेच आपले पारमार्थिक स्वरूप आहे माझ्या पतीचे राज्य सुद्धा चिदाकाशरूपच आहे या चिदाकाशात हजारो पर्वत दिसत आहेत तरी तो केवळ महामायाचा विस्तार आहे या बद्दल नाही पण माझ्या पतीचे ते नगर एकदा पाहावे अशी माझी इच्छा आहे तेव्हा हे देवी चल आपण दोघेजणी त्या नगरात जाऊ कारण उद्योगशील माणसाला दूर किंवा दुष्प्राप्य असे या जगात काय आहे श्री वसिठानी नंतर सांगितले तरी हे रामा अशा रीतीने भाषण केल्यावर लिलेने सरस्वती देवीला साष्टांग नमस्कार घातला आणि ग्रहमंडपात प्रवेश केला नंतर एखाद्या पक्षिणीप्रमाणे लिलेने देह तलवारीच्या पात्याला असलेल्या धारेप्रमाणे निरवर्ण दिसणाऱ्या आकाशामध्ये उड्डाण केले ते आकाश काजळाच्या उडणाऱ्या ढिगासारखे काळे कुट्ट प्रलयानंतरच्या एकमात्र समुद्रासारखे सुंदर नारायणाच्या अंगकांतीप्रमाणे मनोहर आणि भ्रमराच्या पाठीप्रमाणे निर्मल दिसत होते अशा तऱ्हेच्या त्या चिदाकाशातून प्रवास करताना लीला राणी आणि सरस्वती देवी या मेघांच्या आणि वायूच्या प्रदेशातून निघून सूर्य आणि चंद्र यांच्या मंडलात गेल्या त्यानंतर त्यांना ध्रुव लोक लागला त्याच्या पलीकडे साध्य सिद्ध यांचे लोक लागले ते ओलांडून पुढे गेल्यावर स्वर्ग मंडल दिसू लागले त्यातून वर गेल्यानंतर सत्यलोक वैकुंठ गोलोक शिवलोक पितृलोक वगैरे लोक होते त्यांच्या पलीकडे सदेह आणि विधेय अशा मुक्तांचे स्वेच्छाकल्पित लोक त्यांच्या दृष्टी या प्रमाणे शिराकाशातून दूर जात जात अखेर लिलेला आपल्या अपरिछिन स्वरूपाचे किंचित विस्मरण झाले लिलेने खाली वळण पाहिले तो तिला जो आकाशाचा विस्तीर्ण प्रदेश ओलांडून तयारी होती तो नजरेस पडला त्या ठिकाणा चंद्र सूर्य तारे वगैरे ज्योतिर्मय मंडले दिसेनाशी झाली होती अनंत आकाशाची पोकळी गंभीर आणि गडदारिकडे एकच एक समुद्र बनून सर्वत्र लीला म्हणाली देवी सूर्यादेकांची मंडले खाली दिसत नाहीशी झाली हे कसे काय या ठिकाणी आपल्या देहानेही गुरफटवून टाकणारा हा घनदाट अंधकार आला कुठून त्यावर देवीने म्हटले बाळे यावेळी तू चिदा इतक्या उंच प्रदेशात आली आहेस की खालचे सूर्यादे ते अंधकाराने व्यापून गेलेल्या एखाद्या प्रचंड कुपातील काजवे वरून पाहिले असता दिसत नाहीत त्याप्रमाणे सूर्यादय मंडलाचे आक्रमण करून तू फार उंच आलेली म्हणूनच खालच्या ज्योती तुझ्या दृष्टीस पडे झाले मग लिलेने विचारले देवी खरोखरच का आपण वर आकाशात इतक्या उंचीवर आहोत की जिथून खाली असलेला सूर्य आपला एखाद्या परमाणू एवढ्या सुद्धा दिसू शकणार नाही माते याच्या पलीकडे त्यात आपला प्रवेश तरी कसा होणार मला तर हे काहीच समज नसते झाले तेव्हा देवी म्हणाली अग आता याच्या पलीकडे ब्रह्मांड संपुटाचे वरचे कवच आहे आणि तू जे चंद्रादी लोक आताच पाहिलेस ते त्याच्या पुढे केवळ धुरी करण्याप्रमाणे आहे नंतर पुन्हा श्री वशिष्ठांनी सांगितले अशा रीतीने लीला आणि सरस्वती देवी यांचा संवाद चालू असतानाच पर्वताच्या तटावरील निभीड मंडपावर जशा सहजपणे जातात त्याप्रमाणे त्या दोघीजणी ब्रह्मांडाच्या वरच्या शकलावर अनायासे जाऊन पोचल्या असे झाले यात आश्चर्य मुळीच नाही कारण स्वप्नातील भिंतीसारखी एखादी कल्पित वस्तू असली तरी ती सत्य आहे असा एकदा बुद्धीचा निश्चय झाला म्हणजे तीच वस्तू वज्राप्रमाणे आणि अभिध्य होऊन बसते आणि इतर कोणतीही वस्तू तशी होऊ शकत नाही परंतु स्वस्वरूपामुळे त्या दोघींच्या ठिकाणी ब्रह्मांडाचे मिथ्यात्व बांधलेले असल्यामुळे ब्रह्मांड कोशामधून बाहेर पडण्याला त्यांना मुळीच श्रम पडले नाही तेव्हा अशा रीतीने जिच्या ठिकाणी त्या लिलेला ब्रह्मांडाच्या पलीकडे जला प्रथम ब्रह्मांड मंडळाच्या दसफट आकाराचे विस्तीर्णा जलाचे आवरण तिला दिसले ते जलाचे आवरण हे अक्रोडाच्या घरावर कठीण कवच असते त्याप्रमाणे ब्रह्मांडाला वेढणारे होते त्याच्या दसपट मोठे असे अग्निचे त्याच्या पलीकडते नंतर वायूचे त्यापुढे आकाशाचे अशी एकापेक्षा एक दहा दहा पटीने मोठी आवड नव्हती त्याच्याही पलीकडे शुद्ध चिदाकाश पसरले होते त्याच्यामध्ये आधी मध्य अंतर वगैरे कल्पना वंध्यापुत्राच्या कथेप्रमाणे मुळीत अवकाश नव्हता ते चिदाकाश अमर्याद शांत अनादे आणि आनंद असून ते विकार रहिताने केवळ स्वस्वरूपाने स्थित होते अशा त्या निर्मळ चिदाकाशात एखादी शिला भरून अतिशय वेगाने कल्पर्यंत खाली पडत राहिली होती आणि त्या चिदाकाशाच्या मोजणी करण्यासाठी गरुड पक्षी त्या आणि प्रत्यक्ष वायू ही कल्पांता भेट घडवण्याचा प्रयत्न करीत राहिला तरी त्याला सुद्धा त्यांची भेट घडवून शक्य होणार नाही सारांश ते चिदाकाश एवढे अपरिछिन्न आहे इतिश्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे हे रामा अशा रीतीने एकाहून एक दहा पट मोठ्या एका क्षणात ओलांडून ती लिला राणी परमाकाशात जाऊन पोहोचली त्या परमाकाशाची मोजमाफे करण्याच्या बाबतीत कोणतीही परिमाणे लंगडीस ठरतात त्या परमाकाशात पूर्वी वर्णन केलेल्या आवरणासहित ब्रह्मांडासारखी कोट्यवधी ब्रह्मांडे सूर्यप्रकाशात भासणाऱ्या त्रसरेणू प्रमाणे लिहिलेल्या दिसले त्या महाकाश नामक समुद्र, महासमुद्रातील अविद्यरूपी जलामध्ये असंख्य ब्रह्मांडे समुद्रातील बुडबुड्याप्रमाणे स्फुरण पावत होते त्या ब्रम्हांडाचा अभिमान वाटत असणाऱ्या जीवांच्या भावनेनुसार त्यातील काही ब्रह्मांडे खालीखाली जात असून काही वर वर येत आहेत काहींची गती तिरकी तर काहींची गती थांबलेली आहे असा त्या दोघींना प्रत्यय आता वास्तविक ती ब्रह्मांडे वर किंवा खाली होत होती हेच मुळी बरोबर नाही तर अज्ञ जीवांच्या अशा भावना होत होत्या तस तशी ती ब्रह्मांडे वर वा खाली होत असल्याचा त्यांना भास होत होता कारण सर्व प्रकारच्या द्वैत भावना रहित असलेल्या महा त्या महाचैतन्यामध्ये जाणे येणे वर खाली या परिच्छिन्न किंवा संकुचित कल्पना संभवतच नाहीत हो लहान मुलाच्या ठिकाणची जाणीव शक्ती जशी त्याच्या अज्ञानामुळे निरनिळ्या कल्पनांच्या रूपाने उदय पावते त्याचप्रमाणे अविद्येमुळे संविध किंवा ज्ञानशक्ती निरनिळ्या पदार्थांच्या रूपाने भासमान होते आणि ती अविद्या एकदा नाहीशी झाली म्हणजे हा मिथ्याभास नष्ट होतो श्री रामाने विचारले ब्रह्मन सर्व ब्रह्मांडांना अधिष्ठानभूत असलेल्या अपरिछिन्न सत्तत्वामध्ये जर वर खाली बाजूला वगैरे कल्पना मुळेच संभवत नाही तर सतवावरूपाने असलेल्या जगामध्ये तर या कल्पना आल्याच कुठून याचा मला आपण व्यवस्थित उलगडा करून सांगा त्यावर श्री वशिष्ठांनी सांगितले रामा अरे ज्याची दृष्टी ही विकाराने दूषित झालेली असते त्याला आकाशात तारे किंवा रेषा यांचा भास होतो त्याप्रमाणे ज्याची दृष्टी अज्ञान रूपी अंधकाराने ग्रस्त झाली आहे अशा मनुष्यालाच ही आवरण सहित ब्रह्मांडे अनंत महदाकाशात भासमान होत असतात अर्थात हा सर्व ब्रह्मांडाचा प्रपंच माईक असल्यामुळे जो धर्म अधिष्ठानात नाही तो सुद्धा त्यावरील अध्यस्थ जगामध्ये दिसून येतो यावरून जगाचे माईकत्वच सिद्ध होते दुसरे की जगातील सर्व वस्तू ईश्वरेच्छेच्या अधीन आहेत म्हणजे त्याने ठरवलेल्या नियतीप्रमाणे त्यांचे सर्व व्यवहार भिन्न भिन्न तऱ्हेने चाललेले आहेत यासाठी आमच्या संकुचित ज्ञानाच्या पायावर उभारलेल्या एखाद्या नियमाला ईश्वराच्या त्या अनंत सृष्टीमध्ये बाध उत्पन्न झाल्यासारखा दिसला तरी तो दोषावह ठरू शकत नाही अशामुळेच आपण वर खाली वगैरे ज्या ज्या कल्पना कर करतो त्या सर्व सापेक्ष ठरतात एका पदार्थाना अनुलक्षून दुसरा पदार्थ त्या मानाने वर किंवा खाली आहे असे शब्द आपण व्यवहाराच्या सोयीसाठी वापरतो अशा दृष्टीने ब्रह्मांडामधील पृथ्वीकडच्या भागाला अधो भाग किंवा खालचा भाग आणि आकाशाकडचा भाग म्हणजे ऊर्ध भाग किंवा वरचा भाग असे म्हणण्याचा आपला प्रघात आहे आता हीच गोष्ट एका दृष्टांताने तुझ्या चांगली लक्षात येईल समज एखादा प्रचंड गोल अधांतरी धरला आहे आणि त्याच्या सर्व बाजू लक्षात ही मुंग्याने आता मुंग्याने व्याप्त अशा त्या गोलाचा मुंग्यांच्या पायाकडचा भाग खालचा आणि पाठीकडचा भाग वरचा असे मानले म्हणजे तो गोल कोणत्याही दिशेने आणि कसाही फिरवला तरी पृथ्वीच्या आकर्षणामुळे त्या मुंग्या नेहमी गोलालाच गोला चिकटून राहतात वरून खाली का पडत नाहीत याची बरोबर उपपत्ती लागते हाच न्याय ब्रह्मांडातील गोलकांनाही लागू आहे म्हणजे असे आहे की त्यातील वर आणि खाली या कल्पना एकाच निश्चित स्वरूपाच्या नाहीत परंतु लीला राणी आणि सरस्वती देवी या दोघी जणी ब्रम्हांडाच्या पार्थिव भागावर स्थिर असल्यामुळे या आपल्या गोलकाच्या अपेक्षेने चिदाकाशातील असंख्य गोलकापैकी काही वर जात आहेत आणि काही खाली येत अशी त्यांची कल्पना झाली एवढीच तसेच चिदाकाशत त्यांना दे असंख्य गोलक दिसत त्या सर्वांची स्थिती एकाच प्रकारची नव्हती काही गोलकातील वेढलेली होती आणि त्यातील आकाशामध्ये देव दैत्य गंधर्व किन्नरच्या पिकलेल्या फळावर असणाऱ्या टर्फलाप्रमाणे काही गोलकातील भूतलावर माणसे त्यांची राहण्याची गावे पर्वत वगैरे दिसत विंध्य पर्वतामधील आरण्यामध्येही हजारो हत्ती असतात त्याप्रमाणे त्या परमाकाशातील पोखळीत असंख्य ब्रह्मांडे त्रसरेणूप्रमाणे स्थित असतात आता यावर तू कदाचित अशी शंका विचारशील की ही सर्व ब्रह्मांडे जशी त्या चिदाकाशाच्या मानाने अणुरेणूसारखी आहेत त्याचप्रमाणे हे चिदाकाशही दुसऱ्या कोणत्या तरी पदार्थाच्या तुलनेने परमाणू आहे असे म्हणण्यास काय हरकत आहे परंतु ही शंका बरोबर नाही कारण जे जे पदार्थ तुझ्या तु कल्पनेमध्ये येऊ शकतील ते, ते सर्व पदार्थ या चिदाकाशामध्येच आहेत त्याच्यापासून तर ते हे सर्व उत्पन्न झालेत यामध्ये ते लय पावणारे इतकेच नव्हे तर ते सर्व पदार्थ हे चिदाकाशच आहे अर्थात या चिदाकाशापेक्षा भिन्नपणे दुसरा कोणताच पदार्थ अस्तित्वात नसल्यामुळे हे चिदाकाश दुसऱ्या कशाच्याही तुलनेने परमाणू अल्प होऊ शकत नाही अशा त्या पर, परमाकाशरूपी समुद्रामध्ये त्या शुद्ध बोध रूप चैतन्यामध्ये कोट्यवधी ब्रह्मांड रूप तरंग पुन्हा पुन्हा उदय पावतात आणि नष्ट होतात त्यातील काही ब्रह्मांडे शून्य अव्याकृत किंवा नाम रहित होते अर्थ हा त्यामधील प्राण्यांचे लिंगोपाधी युक्त अस्तित्व पूर्वकल्पामध्ये नष्ट होऊन गेले होते परंतु समुद्रातील तरंगाप्रमाणे उपाधीयुक्त अस्तित्व सध्या अव्यक्त असले तरी ते त्यातच आहे असेच म्हणावे लागते कारण तसे नसले तर ते व्यक्त होऊ शकले नसते नामरूपाला येऊ शकले नसते परमाकाशातील काही ब्रह्मांडाची स्थिती अशी आहे तर काही ब्रह्मांडामध्ये कर्पांतकाळाचा घरघर असा भयंकर ध्वनी सुरू झाला होता परंतु त्यामध्ये राहणारे मूळ प्राणे विषयोपभोगात एवढे दंग होऊन गेले होते की तो ध्वनी त्यांना ऐकू येत नव्हता किंवा त्याची कल्पना उत्पन्न अभाव असल्यामुळे शुद्ध भूमीतील बीज कणावर जलाचे सिंचन करण्यात आल्यावर त्यातून शुद्ध अंकुर उत्पन्न व्हावे त्याप्रमाणे त्या ब्रह्मांडाची स्थिती दिसत होती सूर्यप्रकाशामुळे बर्फ भिजरून जाते त्याप्रमाणे प्रलयकाच्या सूर्यकिरणामधील प्रचंड उष्णतेच्या योगाने कित्येक ब्रह्मांडे पार विचारच प्रलयकाळ सूर्य शांत होऊ लागले होते कित्येक ब्रह्मांडांना स्थिर होण्यास आधार न मिळाल्यामुळे त्यातील प्राण्यांच्या भावनानुसार कल्पांतापर्यंत खाली पडत राहिली होती आणि अखेरीस त्यांचे तुकडे होऊन जात होते काही ब्रह्मांडेही आपल्याला दृष्टीदोषामुळे आकाशात भासणाऱ्या ताऱ्याप्रमाणे किंवा रेषाप्रमाणे निश्चल दिसत होते तर कित्येक त्यातील प्राण्यांच्या वासनामुळे वायूच्या स्पंदाप्रमाणे चंचल दिसत होती आता या ठिकाणी तू कदाचित असा आक्षेप घेशील की प्रत्येक कल्पाच्या वेळी प्रजापती हा युर्व किंवा पूर्वकल्पाप्रमाणे पूर्व सृष्टी उत्पन्न करीत असतो असे श्रुतीवचन आहे आणि तुम्ही तर ब्रह्मांडाची अनेकविध स्थिती वर्णन करता याचा अर्थ काय तुमचं हे प्रतिपादन श्रुती सिद्धांताला विरोधी आहे असाच याचा अर्थ होत नाही का पण आमचे विधान श्रुतीशी मुळीच विरोधी नाही कारण प्रत्येक प्रजापती हा एका कल्पात सृष्टीची रचना जशी करतो तशीच महाकल्पांतापर्यंत पुन्हा पुन्हा करतो असा त्या श्रुतीवचनाचा वास्तविक अर्थ आहे परंतु येथेही लक्षात घेतले पाहिजे की निरनिराळ्या ब्रह्मांड प्रजापती निरनिराळ्या असल्यामुळे एकाची सृष्टी दुसऱ्याच्या सृष्टीसारखीच असते असे मानण्याचे कारण नाही अशा रीतीने ब्रह्मांडाची विविध रचना सिद्ध होऊन त्यामुळे श्रुती वचनाला बाध येत नाही विष्णू होते कित्येक ब्रह्मांडातील प्राण्यांचा तर कोणीच नियंत्रण होता काही ब्रह्मांडाची उत्पत्ती करते मनुष्यात प्राणी होते त्या ब्रह्मांडाच्या प्रजापतीप्रमाणे त्यामधील प्राणीही भिन्न भिन्न तऱ्हेचे होते कित्येक अशा ब्रह्मांडात फक्त पशुपक्षादी तिरनी होत्या कित्येक केवळ जलमय होते कित्येकात मनुष्यसृष्टी नव्हती कित्येकात केवळ कृमी कीटक होते काही ब्रह्मांडात केवळ देवयोनी होत्या काही मनुष्य होती कित्येक ब्रह्मांडातील प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या संस्कारानुरूप सर्वत्र अंधकार पसरलेला दिसत होता कित्येकातील प्राण्यांना सर्वत्र पूर्ण प्रकाश दिसत होता कित्येक ब्रह्मांडे उमराच्या फळाप्रमाणे मशकाने व्याप्त होती तर कित्येक शून्य असून त्यातील प्राणीही शून्य म्हणजे स्तब्ध दिसत होते सारांश ही आणखीन या प्रकारची दुसरी अनेक ब्रह्मांडे त्या महदाकाशामध्ये स्थित होती ती इतकी होती की त्यांची गणना करायला कोणीही योगी समर्थ होणार नव्हते इतकेच नाही तर त्यांची कोणा अंतर्निष्ठाला कल्पना सुद्धा करता येणे शक्य नव्हते ते महदाकाश इतक्या असंख्य ब्रह्मांडाने व्याप्त झालेले होते कि प्रत्यक्ष विष्णू आदी करून देव शेकडो कल्पापर्यंत धावू लागले असते तरी त्यांनाही त्या ब्रह्मांडाची मोजदात करता येणे शक्य नव्हते एखाद्या रत्नाभूती सुवर्णाचे कोंदण असावे त्याप्रमाणे प्रत्येक ब्रह्मांड गोलका पृथ्वी आदी करून भूतांची वेष्टणे पसरलेली होती भूतलावरील स्वाभाविक आकर्षण शक्तीमुळे ही पंचमहाभूतांची वलये पृथ्वीला चिकटून राहिली होती अशा प्रकारे ही असंख्य ब्रह्मांडे त्या महदाकाशात विस्तारली गेले होते आणि महदाकाशाच्या या वैभवाचे आकलन करून घेण्याचे सामर्थ्य हेही कोणाच्या बुद्धी मध्ये नाही यासाठी या ब्रह्मांडाचे वर्णन करण्याच्या बाबतीत मीही हात टिकले आहे कारण ज्या ठिकाणी देवाद सामर्थ्य सुद्धा पंगू ठरते त्या ठिकाणी माझ्यासारख्याची काय योग्यता हे रामचंद्र अखेर तुला एवढे सांगून ठेवतो की जी ज्याप्रमाणे एखाद्या विस्तीर्ण आणि भयंकर अंधाराने व्यापून टाकलेल्या निबीड अरण्यात अफाट रीतीने विस्तारलेल्या त्या महदाकाशात लक्षावधी जगेश फुरण पावतात आणि त्यांचा विशेष हा इथे एकमेकांना केव्हाही दिसू शकत नाही इतिश्री वाशिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकतीस श्री वसिष्ठ म्हणाले रामा ती लीला जेव्हा आपल्या पूर्वजन्मातील भुवनातून निघून छिदाकाशात संचार करत होती तेव्हा त्या ते आकाशामध्ये तिला अनंतकोटी ब्रम्हांडाचा जो विलक्षण देखावा दिसला त्याचे आतापर्यंत यथाशक्ती वर्णन मी तुला सांगितले त्या ब्रम्हांडापैकी एका ब्रम्हांडात त्या दोघीने लीला आणि देवी क्षणात प्रवेश केला आणि तेथील अंत पुरत्याने पाहिले परंतु त्या ठिकाणी जास्त वेळ न थांबता त्या दोघीही लगेच त्यातून बाहेर पडल्या अंतपुरात लिलेने पाहिले तेव्हा तिला तिच्या पतीचे म्हणजे पद्मराजाचे शेव जसेच्या तसेच पुष्पांच्या राशीमध्ये असून त्या शवाच्या बाजूला आपले स्वतःचे शरीर समाधित स्थिर झालेले आहे असे दिसले तसेच सर्व लोक मध्यरात्रीची वेळ असल्याने गाढ झोपेमध्ये असून ते मधून मधून दचकून जागे होत आहेत अंतपुरात जळणाऱ्या धूप कापूर चंदन वगैरे द्रव्यांचा सुगंध सुटला आहे असे तिला दिसून आले नंतर आपल्या पतीच्या पुढच्या स्वर्गाला पाहण्याच्या इच्छेने त्या मंडपाकाशात स्थित असतानाच संकल्प देहानेची आकाशात उडून गेली आणि भूतलाची आवरणे ब्रम्हांड संपुष्टाचे कवच त्याचे उल्लंघन करून आपल्या नव्या पतीच्या काल्पनिक संसार मंडलात जाऊन उतरली एखादी सिंहिण जसे आणि मेघ यांनी युक्त असलेल्या पर्वताच्या गुहेिरते त्या चिखलाने ला मुंग्या शिराव्या तशा त्या दोघी देवी तेथील चिदाकाशीरूप जगतामध्ये अनायाशी शिरल्या पुढे अनेक लोक पर्वत अंतरिक्ष यांचे उल्लंघन करून पर्वतांचे आणि समुद्रांचे अनेक समूह त्यांनी व्याप्त असलेल्या अशा भूतलावर त्या दोघीजणी येऊन पोहचल्या शेवटी मेरूने सुशोभित झालेल्या आणि नऊ खंडाने युक्त असलेल्या जम्बूद्वीपांमधील भारत वर्षामध्ये त्या आल्या तेथे लिलेच्या नव्या पतीचे राज्य त्यांच्या दृष्टीस पडले लीलेचा पती ज्या देशात राज्य करीत होता त्या देशावर यावेळी सिंधू देशाच्या उन्मत्त राजाने आपल्या मांडलिक राजांच्या मदतीने सैन्यानिशी चाल केली त्यामुळे लिलेच्या पतीला स्वसंरक्षणासाठी युद्ध करणे भाग पडले त्याने ही आपल्या सैन्याची जमवाजमाव केली आणि अशा प्रकारे ज्या दोन राजांचे युद्ध सुरू होण्याची वेळ प्राप्त झाली अशावेळी ते युद्ध पाहण्यासाठी आलेल्या त्रिभुवनातील प्राण्यांनी ते आकाश अगदी गजबजून गेले परंतु पृथ्वीवर चाललेली सर्व गडबड मिठ्या आहे असा बुद्धीचा निश्चय झाला असल्यामुळे आणि तसेज आकाशात अदृश्य राहून भूतलावरील तो युद्ध प्रसंग निर्धास्तपणे पाहता येत असल्यामुळे लीला राणी आणि सरस्वती देवी निशंकपणे आकाशात संचार करीत होत्या त्या ठिकाणी मेघमानाप्रमाणे आकाशातून जाणाऱ्या देवांचे गण त्यांना आढळून सिद्ध चारण गंधर्व विद्याधर यांच्या समुदायाने ते आकाश व्यापून टाकले होते शूरवीरांचे स्वागत करण्यासाठी स्वर्ग लोकातून आपसरा होत्या रक्त मांस यांच्यावर लुब्ध होणारे भूते राक्षस पिशाचे वगैरेचे थवेचा थवे गुन्वत्त थवे, होऊन नाचत होते पृथ्वीवर पुष्पांचा वर्षाव करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांच्या स्त्रिया आपल्या हातात पुष्पपात्र घेऊन आलेल्या होत्या वेताळ यक्ष कुष्मांड वगैरेच अनेक जातीचे राक्षसी वृत्तीचे समूह युद्ध पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक होऊन आले होते परंतु प्रत्यक्ष संग्रामात प्रहार केला जाणाऱ्या आयुधापासून आपल्याला कोणतीही उजा पोचू नये म्हणून त्या सर्वांनी पर्वतार शत्रावर फेकलेली अस्त्रे उलटून आपल्यापर्यंत येऊन पोहोचली तर आपण कदाचित घायाळ होऊ या प्रकारच्या भीतीने आकाशात संचार करणारे भूत समुदाय हे अस्त्रांच्या टप्प्यांच्या बाहेर जात होते देहाभिमानी प्राणी रणदेवतेचे उग्र स्वरूप पाहून क्षुद्ध झाले होते जे नुसते प्रेक्षक होते त्यांना त्याबद्दल कौतुक कौतु वाटत होते पुढे होणाऱ्या भयंकर युद्धाने परस्परांना सांगत होते नित्य नैसर्गिक हास्य आणि अपसराने येथेही येताना आपल्या हातात चामरे धारण केलेली होती काही श्रेष्ठ मुनी आपल्या योग बलाने आकाशात स्वतः अदृश्य राहून जगताचे कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची प्रार्थना करीत होते आपल्या अफसराने आपली उपेक्षा करून पृथ्वीवरून स्वर्गात येणाऱ्या वीरावर अनुरक्त होऊ नये म्हणून गंधर्वादी लोकपाल आपल्या स्त्रियांच्या स्वर्गात आणण्याला योग्य असलेल्या शिवराना येण्यासाठी वर, इंद्राचे सेवक सज्ज झाले होते वीराचा सन्मान करण्याच्या हेतूने लोकपाल नामक ऐरावत कुलातील हत्तींना अलंकृत करून ठेवले असून ते आकाशात सर्वत्र दिसत होते पुढे आकाशात येणाऱ्या शूर वीरांचे स्वागत करण्यासाठी गंधर्व चारण इत्यादी सिद्ध झालेले होते अप्सरातील वीर पुरुषांकडे फेकत होत्या बाहून आलिंगन देण्यासाठी आकाशातील स्त्रियांचा समुदाय अगदी लंपट बनलेला दिसत होता तसेच पृथ्वीवरील वीराने आपल्या अद्भुत सत्कीर्तीमुळे प्रत्यक्ष सूर्यालाही खाली मान खालावेस लावले होते रामाने मुनिवर्यन विचारले भगवन, शूर शब्दाने आपण कोणत्या तरीच्या योद्ध्याचे वर्णन करीत आहात स्वर्गाला भूषणभूत होणारा वीर पुरुष कोणाला म्हणावे तसे डिंबाव कोणाला म्हणतात त्या श्री वशिष्ठ सांगू लागले रामा शास्त्रोक्त आचाराने युक्त असलेल्या आपल्या स्वामी जो पुरुष रणांगणात जय प्राप्त करतो किंवा युद्धामध्ये मृत होतो तोच पुरुष स्वर्ग प्रवेश करतो परंतु नीतीशास्त्राला धाब्यावर बसून युद्ध करू पाहणाऱ्या प्रभू करता युद्ध करताना शत्रुपक्षाकडील सैनिकांकडून हातपाय छिन्न भिन्न होऊन जो मरण पावतो त्याला डिंभाव म्हणतात असा पुरुष निसंशय नरकाला जातो आणि तिने युद्ध करणाऱ्या राजाकरता जो पुरुष श्रणात मृत होतो तो अक्षय नरकाचाच वाटेकरी होतो शास्त्राचार आणि लोकाचार अवलंब करून राजा करता, युद्ध हा जो वीर पुरुष धारातीर्थी मरणाचा स्वीकार करतो तो स्वर्गाला अलंकृत करतो स्वदेशाचे पालन करण्यामध्ये दक्ष असलेल्या राजासाठी जे वीर पुरुष समरांगणात मरण पावतात ते वीरा ना उचित अशा स्वर्गाला किंवा वीर लोकाला जातात परंतु प्रजेचा छळ करणाऱ्या प्रभू करता मग तो प्रभू राजा असो किंवा नसो जी माणसे युद्धामध्ये मरण पावतात ती माणसे नरकाला जातात अधर्माने युद्धाला आरंभ करणाऱ्या स्वामीकरता मग तो स्वामी राजा असो व नसो जे पुरुष रणांगणावर शत्रूकडून हातपाय मोडले जाऊन अखेर मरण पावतात ते निशय नरकाचे रहिवासी होतात धर्म ठरलेल्या योधात, पतन पावलेले वीरच स्वर्गात प्रवेश करण्याला योग्य ठरतात कारण तसे नसेल तर परलोक्याविषयी भीती नसेल तर दुष्ट आणि उन्मत्त पुरुष अधर्माने युद्धाला आरंभ करून इतरांची विनाकारण हत्या करू लागते समरभूमीवर हाती शस्त्र घेऊन आणि प्राणावर उदार होऊन जे योद्धे युद्ध करतात त्यांना पावलोपावली स्वर्ग ठेवलेले आहे हे वचन सर्वसामान्य लोक नेहमी असतात परंतु धर्म युद्धात शत्रु सैन्याशी जे वीर युद्ध करून मरण पावतात तेच अखरोखर स्वर्गाचे अधिकारी होतात असा या शास्त्र वचनाचा वास्तविक अर्थ आहे सदाचाराने वागणाऱ्या राजा करता किंवा स्वामी करता जे वीर पुरुष युद्धात पडतात किंवा घायाळ होतात त्यांनाच शूर ही पदवी शोधते याखेरी इतरांना डिंभाह हो किंवा बंडखोर हेच नाव देणे योग्य ठरेल अशा तऱ्हेच्या शिवराना स्वर्गात घेऊन जाण्यासाठी उत्कंठित झालेल्या अप्सरा आकाशात संचार करू लागतात याच प्रकारची स्थिती या युद्धाच्या वेळी होती। ते मधुर गायन चालले होते शुवराच्या गळ्यात घालण्यासाठी मंदार पुष्पाच्या माळा गुंफण्यात अप्सरा व्यग्र झालेल्या दिसत होत्या आणि सिद्धांच्या रमणीय विमानाने आकाशात एकच गर्दी केली होती त्यामुळे या आकाशाला एखाद्या उत्सव प्रसंगाची अलौकिक शोभा प्राप्त झालेली होती इथे श्री वासिष्ठ महारामायने उत्पत्ती प्रकरणे एकत्री सर्ग